अमेरिकन शेतकरी लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे 2015 हजार पंधराच्या आसपासचं वर्ष कॅलिफोर्नियातल्या एका महामार्गावरून आमची गाडी पळत होती दुतर्फा पळती झाडे पाहूया अशी बदाम पिस्ते आणि फळझाडे पण काही भागात मात्र ह्या झाडांची बनेच्या बने, बने वाळून पिवळी झालेली अगदी विषण्ण करणारं दृश्य होतं कॅलिफोर्नियातल्या दुष्काळाचं ते दृश्य स्वरूप की न परवडो पाणी बंद करून झाडांना मारण अपरिहार्य झालं होत ते हे वर्ष वर्षानुवर्ष मशागत करून जगवलेली आणि सोन्यासारखं पीक देणारी ती बन मारताना शेतकऱ्यांना काय वाटलं असेल भारतातले सुखे ओले आणि कृत्रिम असे सगळ्या प्रकारचे दुष्काळ पाणी वाटप प्रश्न सरकारी मदत शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा ओहापोह शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीचे हात संस्थांचे आणि मदतीचे राजकारण असे अनेक विषय ते पाहताना डोक्यात येऊन गेले आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या शेतकऱ्यांबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं अमेरिकन शेतकऱ्यांपैकी जवळजवळ प्रत्येकाकडे शेकडो एकर जमिनी असतात आधुनिक यंत्र आणि तंत्र असतात समृद्ध देशातील सगळ्या सुविधा हात जोडून उभ्या असतात आणि शिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी सवलतीची रेलसेल तर असणारच तेव्हा समृद्ध अमेरिकेतला शेतकरी शेतकरीसुद्धा समृद्ध असणार त्याला कसली चिंता असा एक गैरसमज असतो अमेरिकन शेती म्हणजे सरकारी अंदाजपत्रकातील लठ्ठ अशी माझीच काय पण अनेक अमेरिकन लोकांची सुद्धा समजूत असते या समजुतीला धक्का देणारी एक माहिती समजली ती म्हणजे अमेरिकेतल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणाचे स्थान एकूण आत्महत्यांच्या प्रमाणात सगळ्यात वरच्या स्थानावर आहे दर शंभर हजार शेतकऱ्यातील सुमारे पंच्याऐंशी शेतकरी शेतीच्या चिंतेनं आत्महत्या करतात कुठल्याही व्यवसायातल्या माणसाला असह्य आणि असहाय्य वाटणारा तणाव म्हणजे स्ट्रेस आला तर आत्महत्याचे विचार डोकावू लागतात आत्महत्येच्या सात कारणातलं एक कारण म्हणजे तणाव आणि चिंता असं तज्ज्ञ सांगतात आत्महत्या हा मदतीसाठी केलेला एक प्रकारचा आक्रोश असतो पण मदत कशी मिळवता येईल हे न समजल्यामुळे हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो त्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणत्याही व्यवसायातील कोणीही माणूस या मार्गानं जाऊ शकतो मग जगातला कोणत्या का देशाचा तो माणूस असे ना त्याचप्रमाणे चिंता तूर होण्याची काही कारण जगातल्या कुठल्याही शेतकऱ्याला लागू पडू शकतात उदाहरणार्थ पहिलं कारण म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त म्हणून कर्जबाजारी होणं दुसरं कारण कर्जापायी किंवा अन्य कारणामुळे जमीन हातची जाणं शेतकऱ्याचं स्वत्व म्हणजे जमीन तीस सरकली पाया खालून तर काय उरणार शून्य कारण शेतकऱ्याची जमिनीशी भावनिक बांधिलकी म्हणजे इमोशनल अटॅचमेंट असते स्वत्व गेलं उत्पन्न गेलं आणि अन्य कोणतीच अर्थार्जनाची कौशल्य नाही अशा वेळेला कर्जाचं ओढं वाटू शकतं तसंच जगण्याचंसुद्धा ओझं वाटू शकतं अर्थातच अमेरिकन शेतकरीसुद्धा या समस्यांना सामोरं जात असतात इतकस नवे तर शेती व्यवसायातल्या आत्महत्यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे याची काही कारण मी मांसा करता येते उदाहरणार्थ अमेरिकन शेतकऱ्यांकडे जमीन जरी बरीच असली तरी पैसे बरेच मिळतात असं नाही कारण जमिनीच्या प्रमाणात अवजारं बी बियाणं जंतुनाशकं हे सगळं लागतं आणि त्यासाठी लागणारं कर्जसुद्धा मोठं असतं सरकारी कर्जाचे दर वाढतच असतात त्यामुळे तोही चिंतेचा विषय कधी कधी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येतं कधी उत्पन्नासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा विक्रीचा दर कमी मिळतो आणि तो ठरवणं अर्थातच शेतकऱ्यांच्या हातात नसतो त्यामुळे उत्पन्नात घट होते शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असतात ते हवामानात होणारे पराकोटीचे बदल पृथ्वीचं वाढतं तापमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण इतर नैसर्गिक आपत्तीसुद्धा उत्पादनावर अक्षरशः पाणी फिरवू शकतात त्यामुळे अर्थातच उत्पादन घटते अशा घटनांचे अंदाज येत नाहीत आणि म्हणून त्यासाठी तरतुदी आणि योजनाही करता येत नाही आणखी एक म्हणजे अमेरिकेतली सेवा प्रचंड महा, ती खेड्यात उपलब्ध सुद्धा नसते म्हणजे शहरात जायची वेळ येते अर्थातच त्यामुळे त्यासाठी लागणारा खर्च हाताबाहेर जाऊ शकतो व्यक्तिगत आरोग्याचा विमा खूप महाग असतो कंपनीत काम करणाऱ्या लोकांना हा विमा स्वस्त दरात मिळतो त्यामुळे तो मिळवण्यासाठी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के शेतकरी शेतीबरोबरच दुय्यम नोकऱ्या शोधतात म्हणजे बिगर शेती उत्पन्नावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात एका कुटुंबातले सगळेच लोक शेती करतात म्हणजे त्यांना फक्त शेतीवरच अवलंबून राहावं लागतं दोन हजार शेती उत्पन्नात सातत्यानं घट होत आहे दोन हजार तेराचे उत्पन्न दोन हजार अठरामध्ये पस्तीस टक्क्यापर्यंत घसरले होते असे लक्षात आले त्यातून सध्या गाजत असलेल्या आयात करामुळे शेतकऱ्यांच्या समस्यामुळे दुहेरी भर पडले उदाहरणार्थ अमेरिकेनं आयात मालावर कर बसवल्यामुळे अवजार महाग झाली आणि सोयाबीनवर चीननं कर लादल्यामुळे सोयाबीन पिकवून चीनला निर्यात करणारे शेतकरी चिंताग्रस्त झालेत असे प्रश्न अंगावर येऊ लागले की काही शेतकरी दिवाळखोरी जाहीर करतात या कायदेशीर प्रक्रियेत त्यांची सगळी जमीन सरकार जमा होते शेकडो हेकर जमीन असलेला शेतकरी असा भूमिहीन होतो एकोणीसशे वीसच्या सुमाराला आर्थिक मंदीचं संकट होतं त्यावेळी आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये शेती प्रश्न इतके गंभीर झाले की शेतकरी निराश होऊ लागले आणि त्या दोन्ही वेळेला आत्महत्यांचे प्रमाण वाढलं असं आकडेवारी सांगते आत्महत्या रोखण्यासाठी काही सरकारी प्रयत्न असतात तसच काही संस्थांनी समुपदेशन दूरध्वनी सेवा म्हणजे फोन हॉटलाइन सुरू केलेल्या आहेत त्या काही काळ चालतात पण सरकारकडून पुरेसं आर्थिक पाठबळ नाही मिळालं तर बंद पडतात उदाहरणार्थ दोन साली डॉक्टर रोजमन या कार्यकर्त्या समुपदेशकानं Sowing the Seeds of Hope या नावाची एक मोहीम सुरू केली या मोहिमेचा भाग म्हणून सात राज्यात मानसिक आरोग्य सेवा देणारं जाळं विणलं आणि त्यात समुपदेशन दूरध्वनी सेवा सुरू केल्या आर्थिक समस्या आणि कोर्ट कचेरा यासारखी मूलभूत कारणं शोधून काढून त्यावर घावघातले की तणाव हा नियंत्रित करता येतो परिणामी आत्मघातानं होणारी जीवितहानी कमी करता येते हे डॉक्टर रोझमन यांचं म्हणणं त्यांच्या या मोहिमेला चांगलं यश आलं पण तो कार्यक्रम दोन हजार चौदा मध्ये पैशाअभावी त्यांना बंद करावा लागला रोजमन सारख्या अनुभवी मानसशास्त्रज्ञाचं निरीक्षण असं की शेतकऱ्यांची केवळ भूमीशी निष्ठा एवढंच नवे, तर ते अन्न आणि वस्त्र निर्मितीचं काम सुद्धा समर्पित भावनेनं करत असतात आणि अशी मानसिक गुंतवणूक असल्यामुळे यातून पैसे मिळवणं त्यांना जेव्हा अशक्य होतं तेव्हा ते मानसिक मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, तात्पर्य काय तर देश गरीब असो की श्रीमंत शेतकऱ्यांचा प्रश्न जगभर असतो वातावरणातील बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा प्रश्न दिवसे दिवस तीव्र होण्याची शक्यता वाढतच आहे